आईचा मायेची निशब्द महागाथा श्यामची आई, महा आई। प्रिय वाचक हो आज शब्दांपेक्षा भावना जास्त बोलणारी एक गोष्ट मी तुमच्यासमोर अलगद उलगडणार आहे जणू एखादी मायेची सावली तुमच्या शेजारी येऊन बसावी आणि प्रेमाने म्हणावं थोडा वेळ थांब ही गोष्ट ऐक ही केवळ एका आईची कथा नाही ही कथा आहे माणुसकी जपणाऱ्या संस्कारांची सत्यावर उभ्या असलेल्या आयुष्याची आणि न बोलता सगळं देऊन टाकणाऱ्या त्यागाची पुढे वाचताना तुम्हाला जाणवेल की ही गोष्ट फक्त डोळ्यांत पाणी आणत नाही तर मनात खोलवर काहीतरी कायमच रुजवून जाते चला तर मग गोष्टी लिंक सोबत या आईच्या मायेने उजळलेल्या हृदयस्पर्शी प्रवासात आपणही सामील होऊया आई नावाचं विश्व शामची आई कथा ही केवळ एका गरीब आईची कहाणी नाही म्हणूनच ही कथा संपूर्ण समाजाला माणुसकी प्रामाणिकपणा आणि त्यागाचे मोल शिकवते ही कथा वाचताना असं वाटतं की आईचं दुःख आणि प्रेम थेट आपल्या हृदयाला स्पर्श करतं डोंगरांच्या कुशीतलं एक गरीब पण श्रीमंत घर डोंगरांच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावात मातीच्या भिंती आणि गवताच्या छपराची एक झोपडी होती पावसात गळणारी उन्हात तापणारी पण तरीही मायेने भरलेली त्या झोपडीत राहत होता शाम शांत थोडासा अबोल पण मनाने स्वच्छ मुलगा आणि त्याची आई जिचं नाव कुणालाही माहीत नव्हतं गावात ती फक्त श्यामची आई म्हणून ओळखली जायची आई कष्ट त्याग आणि मायेचं रूप श्याम लहान असतानाच त्याचे वडील वारले त्या दिवसापासून घराची संपूर्ण जबाबदारी आईवर आली पहाटे उठून पाणी भरणं शेतात राबणं लोकांच्या घरी मजुरी करणं संध्याकाळी चूल पेटवणं हातावर चिरा पायांवर सूज अंगात अपार थकवा पण चेहऱ्यावर कधीही तक्रार नव्हती कारण तिच्या मनात एकच ध्यास होता माझा शाम शिकला पाहिजे आईची शिकवण आणि श्यामचा स्वभाव श्याम अभ्यासात फार हुशार नव्हता पण तो प्रामाणिक आणि संवेदनशील होता रात्री चुलीजवळ बसून आई त्याला म्हणायची बाळा गरीबी लाजीरवाणी नसते पण खोटं बोलणं माणसाला आतून गरीब करतं हे शब्द श्यामच्या मनात खोलवर रुजले शाळेतील अपमानाचा क्षण एक दिवस शाळेत शिक्षकांनी फीबद्दल विचारलं श्याम उभा राहिला गळा भरून आला सर माझ्याकडे पैसे नाहीत क्षणभर शांतता आणि मग वर्गात हशा तो हशा श्यामच्या कानात नाही तर थेट त्याच्या हृदयात घुसला आईची प्रतिक्रिया मायेची ताकद घरी आल्यावर श्यामने सगळं आईला सांगितलं आई शांतपणे ऐकत होती तिने श्यामला जवळ घेतलं आणि म्हणाली तू सत्य बोललस आज मला तुझा फार अभिमान वाटतो त्या रात्री आई झोपली नाही तिने एक कठीण निर्णय घेतला दागिने विकण्याचा महान त्याग दुसऱ्या दिवशी आईने आपल्या लग्नातील शेवटचे दागिने विकले आणि श्यामची फी भरली श्याम रडत म्हणाला आई माझ्यासाठी तू सगळं का करतेस आई हसली त्या हसण्यात वेदना आणि प्रेम दोन्ही होतं माझं सोनं गेलं तरी चालेल पण तू शिकला पाहिजेस तूच माझं खरं धन आहेस दुष्काळ भूक आणि आईचं खोटं काही वर्षांनी गावात भयानक दुष्काळ पडला शेत जळाली विहिरी कोरड्या पडल्या रात्री घरात अन्न नसायचं आई शामला आपला वाटा देत म्हणायची मला भूक नाही रे श्यामला कळायचं आई त्याच्यासाठी उपाशी राहतीय तो मनात ठरवायचा मी एक दिवस मोठा होईन आईचं सगळं दुःख पुसून टाकेन श्यामची आई या कथेतील श्यामची आईबोध आपल्याला शिकवतो की सत्याचा मार्ग नेहमी योग्य असतो संस्कार हे संपत्तीपेक्षा मोठे असतात आईचं प्रेम निस्वार्थ असतं आईने शामला पैसा नाही पण माणूस म्हणून जगायचं बळ दिलं शेवटचा क्षण एक दिवस आई आजारी पडली शाम तिच्या शेजारी बसला आई हलूच म्हणाली शाम, मी तुला काही देऊ शकले नाही पण चांगला माणूस बनवायचा प्रयत्न केला श्याम रडत म्हणाला आई तू मला संपूर्ण आयुष्य दिलंस आईच्या ओठांवर समाधानाचं हास्य उमटलं आणि तिचा हात शांत झाला शामची आई संक्षेप शामची आई ही कथा एका गरीब आईच्या त्यागाची आहे ती आपल्या मुलाला सत्य प्रामाणिकपणा आणि संस्कार शिकवते आईच्या कष्टांमुळे शाम एक चांगला माणूस बनतो चा चा चा ही कथा आपल्याला आईच्या प्रेमाचं आणि त्यागाचं महत्व समजावते निष्कर्ष ही श्यामची आई मराठी कथा आजही तितकीच जिवंत आहे कारण आईचं प्रेम कधीच जुनं होत नाही आई गरीब असू शकते पण तिच्या संस्कारांमुळे मुलाचं आयुष्य श्रीमंत होतं प्रिय वाचक ही गोष्ट इथे संपते असं वाटत असलं तरी खरं सांगायचं तर ती आपल्या मनात कुठेतरी सुरूच राहते शामची आई आपल्याला मोठमोठे उपदेश देत नाही पण पन शांतपणे हे शिकवून जाते की खऱ्या श्रीमंतीचं मोजमा पैशांत नाही तर माणूसपणात प्रामाणिकपणात आणि निस्वार्थ प्रेमात असतं ही कथा वाचताना आपण नकळत स्वतःकडे पाहू लागतो आपण आपल्या आईवडिलांच्या त्यागाकडे किती वेळा थांबून पाहिलं आहे त्यांच्या शिकवणीला आयुष्यात किती जागा दिली आहे कदाचित आजपासन थोड़े अधिक संवेदनशील हो सत्याची कास धरू और नत्यामधली मया जप्या प्रयत्न करू या कथेने तुमच्या मनात मना भावना, भावना आठवण विचार नक्कीं कमेंट मध्य लिहा तुम्चत वाचा मेरा खूब आवड़ेल आप नव्या पोस्टमें पुनः भेटू कथे बाबत वाचक महत्वाच् प्रश्न प्रश्न एक श्यामी आई हि कथा नी कबल है उत्तर हि कथा आईस्वार्थ प्रेम त्याग संस्कार याभोवती फिरते एका गरीब आईने आपल्या मुलाला चांगला माणूस बनवण्यासाठी केलेल्या संघर्षाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे प्रश्न दोन श्यामच्या आईचे सर्वात मोठे गुण कोणते होते उत्तर श्यामची आई कष्टाळू प्रामाणिक आणि अतिशय मायेची होती कोणतीही तक्रार न करता तिने आपल्या मुलासाठी सर्वस्व अर्पण केले प्रश्न तीन दागिने विकण्याचा प्रसंग कशासाठी महत्वाचा आहे उत्तर हा प्रसंग आईच्या त्यागाची परिसीमा दाखवतो शिक्षणासाठी तिने आपले शेवटचे दागिने विकले कारण तिच्यासाठी मुलाचं भविष्य सोन्यापेक्षा मौल्यवान होतं प्रश्न चार या कथेतून कोणता मुख्य बोध मिळतो उत्तर कथा आपल्याला शिकवते की सत्याचा मार्ग नेहमी योग्य असतो संस्कार ही खरी संपत्ती आहे आणि आईचं प्रेम निस्वार्थ असतं प्रश्न पाच श्यामची आई आजही वाचकांच्या मनाला का भिडते उत्तर कारण आईचं प्रेम कधीच जुनं होत नाही ही कथा प्रत्येकाच्या आयुष्यातील आईच्या त्यागाची आठवण करून देते गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या शामच्या आयुष्यात आई नसती तर त्याचं भविष्य कसं घडलं असतं दोन आजच्या काळात अशा प्रकारचा त्याग शक्य आहे का तीन या कथेतील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त भावला 4. शामच्या आईकडून आपण आपल्या आयुष्यात काय आत्मसात करू शकतो पाच तुमच्या आयुष्यातील आईचा कोणता त्याग तुम्हाला आठवतो